पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे स्वप्नपूर्तीकडे वाटचाल नासात प्रवेश एकोणीशे अठयाऐंशी मध्ये कल्पनाचे पीएचडी मिळवून सॉन जोश कॅलिफोर्निया येथील एमसीएटी या संस्थेत कामास सुरुवात केली नासाच्या एका उपक्रमासाठी रिसर्च सायंटिस्ट म्हणून जबाबदारी घेतली त्याअंतर्गत सॅन फ्रान्सिस्को येथील खाडी क्षेत्रातील एम्स रिसर्च सेंटर येथे काम सुरु झाले तिने संगणकाच्या सहाय्याने द्रवपदार्थांच्या गतीशास्त्रासंबंधी कामास सुरुवात केली क्रे सारख्या उत्कृष्ट अशा संगणकाद्वारे विमानाच्या सभोवती हवेचा कृत्रिम प्रवाह निर्माण करून त्याचा सूक्ष्म अभ्यास केला तिचा उपक्रम पार पडल्यानंतर तिने संगणकाच्या बरोबरीने आराखड्यातील उणेपणावर मात केली नंतर या सर्व आराखड्याची तिच्या संगणकाच्या मदतीने त्यांचा पडताळा करण्यात आला पाच वर्षानंतर तिला अॅवॅरक्ट मेथरक्स इंक येथे एका पदावर घेण्यात आले जे सिलिकॉन व्हॅली लाज गटोज कॅलिफोर्निया धि स्थित होते इथे तिने व्हाईस प्रेसिडेंट व रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम पाहिले तिने एका विशिष्ट प्रकारच्या संशोधकांचा कंपू तयार केला होता ज्यांना अवकाशात उडताना मानवी शरीरात उद्भवणाऱ्या अडीअडचणींचा अभ्यास होता थोडक्यात त्यांना अवकाशात यान उत्तमोत्तम पद्धतीने उडविण्यासाठी लागणाऱ्या तंत्राचा शोध घ्यायचा होता यानाच्या सभोवती कृत्रिमपणे हवेचा मारा करून त्यात नेमका कुठला यानाचा आकार योग्य आहे हे त्यांना पाहायचे होते तसेच अगदी अल्प प्रमाणात गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत द्रवपदार्थांच्या स्थिरत्वाचा अभ्यास करायचा होता साकार झाले स्वप्न यान निर्मिती व अवकाश व्यापार मासिकांसाठी अंतरावीर या पदासाठी नासाने दिलेली जाहिरात कल्पनाने वाचली तिने पात्रतेचा निकष तपासून पाहिला लगेच तिने सध्याची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला ज्यासाठी तिच्यासारखा एखादा संगणक तज्ज्ञ हा नोकरी करू शकला असता प्रत्येकाला सहज येणारा पैसा हवा असतो पण ती फारशी पैशाच्या मागे नव्हती ती कल्पना होती जिच्याकडे बालपणापासून एक ध्येय होते तेव्हा तिने नवीन नोकरीसाठी प्रयत्न केला तेव्हा तिच्या पतीकडून तिला सहाय्य भेटले जेपीने सुद्धा आपली कॅलिफोर्निया येथील फ्लाइंग क्लबची फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ही नोकरी सोडून युसेक्सला स्थलांतरित झाले जिथे नासा अंतरावीना प्रशिक्षण देत असे जेपी खरोखर एक आधार देणारा नवरा होता नंतर त्या दोघांनी मिळून एक निर्णय घेतला की मुलं होऊ द्यायची नाही कारण अंतरावीळ म्हणून तिला जगायचे होते कल्पनाची निवड दुसऱ्या फेरीत झाली ती लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाली तोंडी परीक्षा पण व्यवस्थित झाली आणि तिची नोकरी पक्की झाली डिसेंबर एकोणीशे चौऱ्याण्णवला कल्पनाला नासा अंतरावी कार्यालयातून पत्र भेटले तिची निवड झाली होती तेव्हा जेपी हे शहराबाहेर गेले होते तेव्हा तिने मी अवकाशात आहे असा व्हाईस मेलद्वारे संदेश दिला वास्तविक ती एवढी उत्तेजित होती की ती काय बोलते आहे हे जेपीला समजले नाही त्यामुळे त्यांना तिला परत फोन करावा लागला यावर्षी एकूण दोन जणांपैकी तेवीस अंतराळवीरांची निवड झाली त्यामध्ये पाच स्त्रिया होत्या त्यातीलच कल्पना ही एक होती तसेच ती सात जणांपैकी एक होती जी जन्माने अमेरिकन नव्हती गंमत म्हणजे ती एकमेव अशी अंतराळ होती जिला लष्करी पार्श्वभूमी होती, अनुभवी व योग्यता खेरीज नासाला अंतराळवीरांमध्ये आणखी काळी बाबी अपेक्षित होत्या त्या म्हणजे सर्वस्व झोगून देण्याची वृत्ती हुशारी सुसंवाद आणि समूहाचा आत्मा कल्पनाकडे हे सर्व गुण होते तिला बऱ्याच वैद्यकीय मानसशास्त्रीय चाचण्यातून जावे लागले ज्यावेळी सर्व अर्जदार नासा हॉस्ट्रमध्ये होते त्या काळात त्यांच्या वागण्याच्या पद्धतीवर नासाच्या निवड समितीची बारीक नजर ठेवली होती मार्च एकोणीशे पंच्याण्णव मध्ये नासाच्या हुसेक्स येथील जॉनसन स्पेस सेंटरमध कल्पना अंतरावीराच्या प्रशिक्षण शिबिरात भरती झाली प्रशिक्षण काळात भाग घ्यांना अंतरावीर उमद्वार असे समोरले जाई प्रशिक्षण काळ हा चौदा महिन्या एवढ्या कालावधीचा होता कडक अशा प्रशिक्षणातून गेल्यानंतरच त्यांची अंतरावीर म्हणून नेमणूक होत असशिक्षण शिबिरात बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होता एक म्हणजे अवकाशयानाची माहिती व ज्ञान उदाहरणार्थ अवकाशातील प्रवासाचे व खगोलशास्त्राचे ज्ञान याशिवाय शिबिरार्थींना अवकाशयानाच्या भिन्न भिन्न भागांची हाताळणी करणे त्यात दुरुस्ती व त्याचा सांभाळ करणे दुसरा भाग म्हणजे अवकाश वातावरणात वावरणे कृत्रिमपणे निर्मित हवाविरही व गुत्वाकर्षण नसलेल्या वातावरणात राहणे खूप उंचावर यनातून प्रवास करणे उड्डाण घेताना अत्याधिक गतीचा सामना करणे अवकाशयानातून सराव करणे बऱ्याचशा हवाई कवायतींचा अभ्यास करणे आणि आपत्कालीन दक्षता घेणे या व्यतिरिक्त आणीबाणीच्या काळात अंतरावेळी काय करू शकतात यासाठी त्यांची चाचणी घेतली जात असे शारीरिक कणखरवरा न थकता काम करीत राहण्याची शक्ती व कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहण्याचे कौशल्य उदाहरणार्थ त्यांना विमानातून किंवा जहाजातून पाण्यात लोटून देत असत काही वेळात तर रिकाम्यापोटी त्यांना समुद्रात फेकून देत आणि नंतर स्वतःला त्यांना सही सलामत परत यावे लागत असे कल्पना एक धाडसी मुलगी होती आणि जेपी सोबत केलेल्या धाडसी सफरी व इतर खेळांचा उपयोग तिला तिच्या शिबिर काळात झाला माहिती अंतराळवीराची तुम्ही नासाची अंतराळवीर आहात म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला अवकाशात जायला मिळेल ही संधी फक्त काही भेटते हे सर्व अवकाश मोहिमेवर अवलंबून असते अंतराळवीर ज्यांची मोहिमेसाठी निवड होत नाही त्यांना काही काम नसते असे नाही तर त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असतात उदाहरणार्थ पूर्ण झालेल्या वैज्ञानिक प्रयोगांची अवकाशात अंमलबजावणी करून त्यांची सत्यासत्यता पडताळणे कारखाने प्रयोगशाळा शाळा आणि महाविद्यालय यांच्याशी बोलणी करणे वर्ग चालवणे अंतरावीरांचे प्रशिक्षण घेणे आणि ह्युस्टन मिशन कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांना शिकवणे अवकाश मोहिमेवरील प्रत्येक अंतरावीराला काही कामे नेमून दिलेली असतात कमांडर हा अनुभवी अंतरावीर असतो त्याला अवकाश मोहिमेचा अनुभव असतो कमांडर नेहमी लढाऊ विमानाचा वैमानिक असतो तोच अवकाश मोहिमेचा सर्वे सर्वा असतो अवकाश यान अवकाशात किंवा पृथ्वीच्या वातावरणात संचलित करण्याचे अधिकार कमांडरचे असतात मोहीमतज्ञ हा एक अंतरावीर असून तो तांत्रिक पार्श्वभूमी बाळगणारा असतो याचे काम म्हणजे यानातील सर्व विविध घडामोडींचा समन्वय साधणे उदाहरणार्थ प्रत्येक विभागाची तपासणी व दुरुस्ती करणे वेगवेगळे प्रयोग करणे यानातील सर्व वस्तूंचा सांभाळ करणे इत्यादी पेलोड स्पेशालिस्ट हा एक गैरलष्करी तंत्रज्ञ असतो ज्याची अवकाश मोहिमसाठी विशेष करून तयार झालिती असते। पेलोड संदर्भातील वैज्ञानिक प्रयोग तो यानावर करीत असतो मार्च एकोणीश पंचाण्णव मध्य कल्पनाची नासातर्फ निवड झाली तव्वा सर्वात मोठा तिला अडथळा म्हणजे तिची फक्त पाच फुटाची उंची व फक्त नव्वद पाऊंडांच वजन हा होय यानातून स्टिनला दा जाताना अंतरावीरांना श्वत रंगाचा पहराव घालण जरुरी असत पण कपडे कल्पनाला सैल होत कारण त्यात फक्त मोठ व मध्यम आकाराचेच कपड़ उपलब्ध होत त्यामुळ कल्पनाला यानातील काम नेमून नमून दल युएसए रोबोटिक सिच्युएशनल अवर्ननेस डिस्प्ल या अंतरवीरांच्या कार्यालयात तांत्रिक बाबींवर काम करण्यासाठी कल्पनाची क्रू रिप्रेझेंटिव्ह म्हणून नेमणूक झाली यासाठी तिला वर्षभर प्रशिक्षण घ्याव याशिवाय शटल एनिक्स इंटीग्रेशन्स लॅबोरेटरीमधील यानाचफ्टवार नियंत्रण तपासण्याच्या कामाचा देखील अंतर्भाव होता नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये एसटीएस सत्याऐंशी या यानावरतीची, मिशन स्पेशालिस्ट व प्राईम रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून निवड झाली विमानाने एकोणीस एकुनिश नोव्हेंबर एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये उड्डाण घेतले युनायटेड स्टेट्सचे एसटीएस सत्याऐंशी हे चौथे मायक्रोग्रॅव्हिटी पेलोड असे विमान होते अवकाशातील वजनरहित वातावरणाचा विविध भौतिक प्रक्रियांवर होणारा परिणामाचा अभ्यास करणे व सूर्याच्या सभोवतीच्या वातावरणाच्या थरांच निरीक्षण करण हे या मोहिमेचे मोहिमिउउउद्दिष्ट होते। संधी अवकाश मोहिमेची, सात डिसेंबर एकोणीशहाण्णव रोजी तिला डविड लिस्टमा यांचा फोन आला जिमागील मोहिमिशन स्पशालिटी व अंतरावीर होत तिला त्यांच्यासोबत काम करायला आवडल का असं त्यांनी तिला विचारलनंतर तिची अवकाश मोहिमसाठी निवड झाली याप्रकार तिला कळून चुकल की तिची अवकाशात भरारी मारण्याच स्वप्न आता पूर्ण होणार आहा ज्या अवकाशान मोहिमेसाठी ची निवड झाली होती त्याचे नाव स्पेस ट्रान्सपोर्टन सिस्टीम सत्याऐंशी हे होते एसटीएस सत्याऐशी हे त्याचे संक्षिप्त नाव होते तसे शटलचे नाव कोलंबिया असे ठल होते जि अमेरिकेच्या जा, पहिल्या जहाजाच्या जा नावावरून घेत होते कोलंबिया जहाजाने पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातली होती याचं उड्डाण नोव्हेंबर एकोणीशे मध्ये होणार होत या मोहिमेसाठी कल्पनाची मिशन स्पेशालिस्ट व प्राइम रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून निवड झाली होती शेवटी एवढ्या अथक परिश्रमाने जन्माने भारतीय असलेली अवकाशात प्रवास करणारी ती पहिली स्ली ठरली ते अंतरा हा जन्म जन्मजन्मांतरीचा प्रवास होता